घामाची फुले व करुणादेवी लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटी, गोष्ट नववी घामाची फुले आपल्या वर्गातील मुले घेऊन गुरुजी त्या दिवशी वनभोजनासाठी गेले होते मुलांना खूप आनंद होत होता आज मोकळेपणा होता हसणे खेळणे चालले होते प्रत्येकाने बरोबर शिदोरी आणली होती काव्यशास्त्र विनोद करीत गुरुजी व विद्यार्थी जात होते पावसाळा संपत आला होता हस्ताचे नक्षत्र सुरू होते हस्ताचे पाणी मुबलक पीक आणि अशी म्हण आहे हस्ताचा पाऊसही पडला होता शेते भाते सुंदर दिसत होती शेतकरी आनंदला होता साऱ्या जगात चांगलं पाणी कोणतं पवित्र पाणी कोणतं मौल्यवान पाणी कोणतं गुरुजींनी प्रश्न केला गंगेचं पाणी सर्वात पवित्र सदू म्हणाला पावसाचं पाणी सर्वात महत्वाचं वेणू म्हणाला सिंहगडचं देव टाक्यातील पाणी फार चांगलं शंकर म्हणाला पश्चातापामुळे डोळ्यातून पाणी येतं ते सर्वात थोर विचार करणारा लक्ष्मण म्हणाला प्रेमासाठी मनुष्य रडतो ते पाणी खरं प्रेमळ नामदेव म्हणाला मुले अशी उत्तर देत होती परंतु त्या उत्तरांनी गुरुजींचे समाधान झाले नाही कुणाच उत्तर बरोबर उत्तर न देणाऱ्या मधून माझ्या मनातील उत्तर कुणीच दिलं नाही गुरुजी म्हणाले म्हणूनच मी उत्तर दिले नाही उगीच कशाला सांगा हसत मधू म्हणाला तुमच्या मनात कोणता आहे उत्तर मुलांनी विचारले मी एक गोष्ट सांगतो त्यावरून कळले गुरुजी म्हणाले मुलांना गोष्टीहून अधिक प्रिय काय आहे गोष्ट सांगतो म्हणता सारे विद्यार्थी जवळ आले मधुबागे रेंगाळत होता तो गर्दी करून गुरुजींच्या अगदी जवळ येऊन चालू लागला गोष्टीला आरंभ झाला राम व लक्ष्मण स्थितीचा शोध करीत वरातून जात होते वाटेत त्यांना भिलीन भेटली शबरी भेटली रामासाठी ती वाट पाहत होती रामासाठी गोड फळे आणून ठेवली शबरीने रामाची पूजा केली त्यांच्या ती फळे ठेवली जेथे शबरी राहत होती तो एक जुना आश्रम होता तेथे आज ती राहत होती त्या आश्रमाच्या समोर दूरवर पर्यंत दृष्ट जाईल ते फुले दिसत होती सुंदर सुगंधी फुले रामचंद्र सारखे त्या फुलांकडे बघत होते शेवटी ते शबरीला म्हणाले शबरी कुणी लावली ही फुले कशी दिसतात छान वासय किती गोड येत आहे शबरी म्हणाली रामा तो एक इतिहास आहे मी सांगते ऐका पुष्कळ वर्षापूर्वी इथं मतंग ऋषींचा आश्रम होता त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती नाना ठिकाणचे विद्यार्थी त्यांच्या मतंग ऋषी प्रेमाचे सागर होते तसेच ज्ञानाचे आपल्या आश्रमातील मुलं पुढे चांगली व्हावी म्हणून ते जटत एकदा काय झालं उन्हाळा संपत येत होता थोड्याच दिवसांनी रोहिणी मृग ही पावसाचे नक्षत्र सुरू होणार होते परंतु पावसाळ्यासाठी म्हणून आश्रमात जळणाची काहीच तरतूद केलेली नव्हती लाकडे साठवलेली नव्हती पावसात ओली ओरी लाकडे पेटणार स्वयंपाक कसा होणार उन्हाळ्याचे अद्याप चार दिवस आहेत तो जंगलातून वाढलेल्या लाकडांच्या मुळे आणून ठेवल्या पाहिजे होत्या परंतु कोण जाणार व आणणार मुलं आपणहून राहण्यात असं मतंग ऋषींना वाटत होत परंतु मुलं गेली नाही शेवटी एके वृद्ध मतंग ऋषी हातात कुराड घेऊन निघाले ते निघाले असे पाहताच मुलंही निघाली आश्रमात उतरलेले मोठमोठे ऋषीमुनी तेही निघाले महापुरुष पुढे होताच सारे दुनिया त्याच्या पाठोपाठ येऊ लागते सर्व लहान मंडळी रानात गेली लाकडे थोडू लागले लाकडांचा ढीक पडला मग लहान मोठ्या मुळ्या वाढण्यात आल्या लहानांच्या डोक्यावर लहान मोठ्यांच्या डोक्यावर मोठ्या स्वतः मतंग ऋषींनी डोक्यावर मुळी घेतली होती मंडळी आश्रमात येण्यासाठी निघाली तिसरा प्रहर होत सर्व घामागुम झाले अंगातून गाम टिपकत होता ते गामाचे थेंब भूमीवर पडत होते आश्रमाला सर्वांनी मिसावा घेतला आज रात्री अध्ययन नव्हतं सर्व मंडळी लवकरच झोपली सारे थकले होते भगवान मतंग ऋषी मात्र आपल्या आश्रमातील मुलं पुढे चांगली जगाची सेवा करून अशी ते प्रभूला प्रार्थना करीत होते पहाट झाले मतंग ऋषींनी मुलांना उठवलं मुलं बरोबर घेऊन ते नित्याप्रमाणे नदीवर निघाले तो काय आश्चर्य एकाएकी वास आला सुगंध सुगंध कुठून येतो हा गोड वास मुले म्हणू लागले, जा शोध लावा पतंग ऋषी म्हणाले त्या सुगंधाचा शोध लावण्यासाठी मुले निघाली ज्या बाजूने वास येत होता त्या बाजूने निघाली ज्या रस्त्याने काल ती राणात गेली होती व परत आली होती त्या रस्त्याच्या बाजूने सुगंध येत होता मुले तिकडे वळले रामा त्या मुलांना काय बरे दिसले मुलांना ठायी ठाई सुंदर फुले फुललेली दिसली कोठून आली ती फुले काल नव्हती एकदम कोठून आली आकाशातील तारेखा आश्रमासमोर येऊन पवित्र होऊ पाहत होते कोणी लावली ती फुले मुले दावत मतंग ऋषीजवळ आली त्यांनी ती आश्चर्यकथा गुरुंना सांगितली मतंग ऋषी स्वतः मुला बरोबर तो अपूर्व देखावा पाहायच गेले सूर्याचे कोळे किरण होते त्या फुलांवर नाचू लागत होते त्या फुलांचे जरूर ते चुंबन घेत होते सुंदर अपूर्व देखावा पतंग ऋषी पाहतच राहिले त्यांनी भक्तीप्रमाणे त्या फुलांना हात लावून वंदन केले भगवान कुठून आली ही फुले मुलांनी विचारले तुमच्या घामातून हो। काने असताना डोक्यावर मोळ्या घेऊन तुम्ही आलात तुमच्या अंगातून पृथ्वीवर तो गळत होता हो पवित्र घाम निधाचा घाम त्याहून पवित्र काय आहे तुम्ही कसे श्रमलात कसे घामागून जाण्यासाठी जणू भू हे हजारो डोळे पाठवले आहेत तिचं हृदय तुमचे श्रम पाहून जुनं फुललं मुलांनो श्रमासारखं पवित्र काही नाही श्रमाचा घाम म्हणजे देवाचं नाम तुमच्या मनावर हे ठचविण्यासाठी जिथं जिथं तुमचा घाम पडला तिथं तिथं देवानं फुलं फुलवली आहे तुम्ही श्रमांना कंटाळू नाही म्हणून श्रमांचा महिमा प्रभू तुम्हाला या फुलांच्या रुपानं शिकवित आहे श्रमांचा घाम नसेल तर जग कसं चालेल शेतकरी श्रमणार नाही त्याचा घाम शेतात पडणार नाही तर शेत कशी पिततील विणकर वस्त्र विणताना दमणार नाही तर अंगावर काय घालाल घरं बांधणारे श्रम करून तुमची घरं बांधून न देतील तर हात कुठं ही दुनिया श्रमणाऱ्या लोकांमुळे चालली आहे तुम्ही मोठे झालात म्हणजे स्वतः श्रमा श्रमणाऱ्या लोकांना मान द्या वेदामध्ये एक थोर महर्षीने लीला आहे न ही रूते सख्याय देवा म्हणजे जो दमलेला नसेल त्याची मैत्री देव करीत नाही देव त्याचाच हात प्रेमान हातात घेईल ज्याचा हात काम करून दमलेला आहे काहीतरी जगात मंगल निर्माण करण्यासाठी दमलेला आहे आळसाचा आईक खाऊचा देव मित्र नाही समजलाच ना आता कधी कामाचा कंटाळा करू नका समजलं ना मतंग ऋषींनी प्रेमाने विचारले होय गुरुजी आम्ही काम करू कोणतेही काम करावाय लाजणार नाही श्रमणाऱ्या लोकांना तुच्छ मानणार नाही त्यांना मान देऊ त्यांच्यामुळे दुनिया चांगली आहे असं सदैव मनात बाळगून त्यांच्याविषयी कृतज्ञ राहू ते आधी सुखात आहेत की नाही ते पाहू मुले पतंग ऋषीस म्हणाले रामा असा या फुलांचा इतिहास आहे ही फुले मेली नाही नेमी बारा महिने फुलतात त्यांना कोणी पाणी घालो वा न घालो ती सदैव टोटवीत ढोगवीत दिसतात जणू तो घामाचा एक थेन अनंत काळापर्यंत त्यास ओलावा देणार आहे या आश्रमात आता कोणी नाही भगवान मतंग ऋषी नीस धामास गेले मग इथं कोण राहणार इथं ना आता विद्यार्थीना कोणी ऋषी म्हणून परंतु ही फुलं मुकेपणानं मतंग ऋषीचा महिमा जगाला सांगत आहे रामा तुला देऊ का फुलं तोडून नको त्या फुलांना मला वंदन करू दे म्हणजे त्या महर्षींची तपस्या त्या महर्षीची पुण्याई असे म्हणून रामाने त्या फुलास प्रणाम केला लक्ष्मणानेही केला राम लक्ष्मण निघून गेले फुलांचा सुवास त्यांच्या जात होता शेबरीची भक्ती व मतंगीची पुण्याही त्यांच्याबरोबर जात होती। गुरुजी होती। होते गुरुजी थांबले मुले बोलत नव्हती सारे मुकाट्याने चालले होते संपली गोष्ट मधून विचारले संपली गुरुजी म्हणाले मग कोणतं पाणी चांगलं मधून विचारले घामाचं पाणी लक्ष्मण म्हणाला श्रीमंतांना तर सारखा घाम येतो गादीवर लोळून घाम येतो अंगावर खूप कपडे असल्यामुळे घाम येतो कोणी कोणाचा अंगात खूप त्यांना किती घाम येतो देव जाणे मधु म्हणाला तो घाम नव्हे ज्या घामातून काहीतरी उपयोगी निर्माण होत सर्वांना लागणाऱ्या वस्तू निर्माण होतात धान्य फुलं फळ फुल, फुल, घर दार कपडे नाना वस्तु तो पवित्र, प्रामाणिक श्रमांचा निढळाचा घाम तो घाम ज्याच्या डोक्यातून ज्याच्या अंगातून निघतो तो पवित्र तो पूज्य तो युक्त तो खरा मनुष्य परंतु आज त्यांचीच दैना आहे तुम्ही त्या श्रमणाऱ्यांची उद्या मोठे झालात म्हणजे बाजू घ्या त्यांचे संसार सुखाने करा गुरुजी म्हणाले